समाधानाचे स्थान एका रामा वाचून नाही जाण विषयी गुंतले सर्वजन चित्तमनते केले अर्पण केथे कोणास न येई समाधान पावे सुख समसमान विषयाचा केला कंटाळा परी मनावर बसला त्याचाच थारा पैका हाती खेळवला त्याने हातकाळा झाला हा दोष नाही पैक्याला आपण त्याला सत्य मानला एका मानापोटी दुःखाचे मूळ हे जाणती सर्व सकळ वैभव संपत्तीचा सहवास हाच दुखास कारण खास व्यवहाराच्या चालीने चालावे वेळ प्रसंग पाहून वर्तावे चित्ती समाधान राखावे जोवर जरूर व्यवहारात राणे, तोवर त्याला जतन करणी, ज्याचा घ्यावा वेश वागणे आहे देख व्यवहारात जैसे जगाने वागावे आपल्या पाशी वर्तन ठेवावे आपण दुसऱ्या ज्याचा जो जो संबंध आला तो तो पाहिजे रक्षण केला आपले कडून कोणाचे न दुखवावे अंत करण तरी व्यवहारात जे करणे जरूर करावे आपण संगत धरावी पाहून बाह्य भाषणावर न जावे भुलून मिष्ट भाषण वरीवरी विशरा हे अंतरी असल्याची संगत नसावी बरी ज्याचा त्यास द्यावा मान लहानाचे राखावे समाधान मोठ्याचे पुढे व्हावे वागत जावे जगी सर्वास ओळखून मनाने भावे श्रेष्ठ बाह्यांगी रहावे कनिष्ठ न करावा कोणाचा उपमर्द गोड भाषण असावे नित्य आळसाला न द्यावा थारा सगळ्या जीवनाचा घात जाने केला पराधीनता अत्यंत कठीण हे खरे असे पण त्याच्याशिवाय जगतात कोणी नसे तरी व्यवहारात मिंधेपणे न राहावे आळशी पण नसावे देह आळशी न ठेवावा हे जरी खरे तरी त्याची परिस्थिती ओळखून वागणे बरे मागे काय झाले हे न पहावे, उद्या काय होईल हे मनी न आणावे आज व्यवहारात योग्य दिसेल तसे वागावे प्रयत्नाचा कंटाळा न करावा आज जे मिळाले ते घ्यावे पुढे जास्त मिळवण्याचा प्रयत्न करावा विना काम न मिळत असे दाम धनसंग्रही राखावे सर्वच खर्चू न न टाकावे थोडे थोडे लोकांचे देणे देत जावे आणखी जास्त न नो करावे नोकरी ज्याची करणे जाण त्याचे मानावे प्रमाण व्यवहारात असावी दक्षता अचूक प्रयत्न करावा सर्वथा प्रपंचात असावे दक्ष सत्याचा धरावा पक्ष जो जो प्रसंग येईल जैसा प्रपंचात वागेल तैसा याचे नाव प्रपंचात दक्षता व्यवहार करावा ऐसा जपून कोणाचे नुकसान न होऊ द्यावे चुकून भगवंताचे आहो आपण हि मनी ठेवावी ओळखण समाधानाचे स्थान एका रामा वाचून नाही जाणं म्हणून राम ठेवी त्यात मानावे समाधान राखून नामाचे अनुसंधान प्रयत्ना वाचून व्हावे हित ऐसे न आणावे चितात